पुस्तक बापू माझी आई लेखक मनुबन गांधी वाचक विद्या पाटील प्रस्तावना कुमारी मनुबयन गांधींचे भावनगर समाचार समाचारमध्ये प्रसिद्ध झालेले हे डझनबर लेख वाचकांना पसंद पडल्या वाचून राहणार नाही मला वाटते मनुबईंचा लेख लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे बापूजींच्या स्वभावावर आणि कार्यावर त्याने चांगला प्रकाश पडतो यादृष्टीने त्याचे महत्व आहे एकोणीसशे शेचाळीसच्या अखेरीस नोआखाली येथे त्या पूजनीय बापूजींशी गेल्या तेव्हापासून त्यांनी तेथील घटनांची डायरीसुद्धा ठेवली आहा त्यातील बऱ्याच भाग शिक्षण आणि साहित्यामध क्रमशः येत आह नोआालीचे मिशन सुरु झाल तेव्हापासून त्या बापूंच्या कायमच्या जोडीदार होत्या त्यामुळे त्यांच्या टाचनांचे फारच महत्व आह आणि वाचकही या लिखानाबद्दल त्यांना धन्यवाद दिल्या राहणार नाही पूज्य बापूजी स्वतःच मनुबईंची आई बनले होते यावरून पुस्तकाच्या नावाचा खुलासा होईल किशोरलाल घ मशरूवाला